वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग एकोणपन्नासावा इंद्रजिताच्या या प्रतापामुळे विसमेलेल्या प्रचंड पराक्रमी हनुमान डोळे तांबडे लाल करून राक्षस राजाकडे पाहू लागला बहुमोल सोन्याचे अलंकार आणि मोत्यांचे सर आणि मुकुट घालून तो तेजाने झळाळ विराजत होता हिरेझडीत बहुमोल रत्ने बसवलेले सुवर्णाचे नाना प्रकारचे जण मनाने कल्पिल्यासारखे अलंकार घालून तो विभूषित झाला होता बहुमोल रेशमाचे वस्त्र त्याने अंगावर घेतले होते रक्तचंदनाचा लेप केला होता रंगीबेरंगी नाना प्रकारच्या आकृत्या त्याच्या अंगावर काढलेल्या होत्या प्रेक्षणीय आणि भयंकर दिसणाऱ्या लाल डोळ्याने तो विचित्र दिसत होता त्याच्या दाढा मोठ्या तीक्ष्ण आणि चमकणाऱ्या दात झाकणारे ओठ लांब होते दहा मस्तकाने तो प्रकाशत होता नाना पशूंनी युक्त असणाऱ्या शिखरांच्या मंदर पर्वतासारखा तो तो येजस्वी होता त्याच्या बाहूत बाजूबंद बांधलेले होते आणि उत्तम चंदनाचे त्या बाहून उटी लावलेली होती पाच फडांच्या नागाप्रमाणे मोठे मोठे दंडावरचे अलंकार चमकत होते स्फटिकाच्या रत्ना बसवून विचित्रित केलेला मनोहर उत्तम बिछायत पसरलेल्या सुंदर आसनावर सुखाने तो बसला होता विपुल अलंकार घातलेल्या सुंदर नारी आजूबाजूला हाती चवऱ्या घेऊन जवळच उभ्या राहून सेवा करीत होत्या दुर्धर प्रहस्त, महापार्श्व आणि निकुंभ और असे मंत्रणा देण्यात अत्यंत जाणते राक्षस मंत्री आपापल्या जागी बसले होते त्या चार राक्षसांमुळे तो चार सागरांनी संपूर्णपणे वेढलेल्या लोकाप्रमाणे वाटत होता स्वतःच्या बळाचा दर्प त्याच्या मुद्रे होता इतरही भल्या दिसणाऱ्या मंत्रणा करण्यात कुशल असलेल्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी देवाने आश्वासित केलेल्या इंद्रासारखा तो आश्वस्त होता असा तो अति तेजस्वी राक्षसपती मेरूशिखरावर जलयुक्त मेघ स्थिरपणे बसावा तसा बसलेला हनुमानाने पाहिला प्रचंड विक्रमी राक्षसांकडून छळणूक होत असतानासुद्धा तो त्या राक्षस राजाला चकित होऊन पाहत होता त्या तेजाने झळकणाऱ्या रा राक्षस राजाला पाहून हनुमान त्याच्या तेजाने मोहित होऊन मनात विचार करू लागला काय हे ह्याचे रूप काय धैर्य काय सत्व आणि काय तेज या राक्षस राजा सर्व उत्तम लक्षणे भरलेली आहेत जर ह्याच्यात अधर्म जोर, जोर करणार नसता तर हा देवलोकांचा आणि इंद्राचा सुद्धा पालक झाला असता पण याच्या क्रूर निर्दय लोकांना तिटकारा वाटणाऱ्या कर्माने देव मानवांसह सर्व लोक याला भीतात हा संतापला तर सगळे जग म्हणजे एक उसळता सागर करण्याचे याचे सामर्थ्य आहे बुद्धिमान हनुमाच्या हनुमानाच्या मनात त्या अतुल तेजस्वी राक्षस राजाचा प्रभाव पाहून असे नाना प्रकारचे विचार आले सुंदरकांडाचा एकोणपन्नासावा सर्ग समाप्त